अध्याय नव्वा मार्कंडेयाला मायेचे दर्शन सूत म्हणतात बुद्धिमान मार्कंडेयाने जेव्हा अशी स्तुती केली तेव्हा प्रसन्न होऊन नरासह हो असलेले भगवान नारायण मार्कंडेयाला म्हणाले हे शिष्ठ चित्ताची एकाग्रता तपश्चर्या स्वाध्याय संयम आणि माझी अनन्य भक्ती याद्वारे तू सिद्ध झाला आहेस तुझ्या ह्या नैष्टिक ब्रम्हचर्यामुळे आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत तुझे कल्याण असो वर देणाऱ्या सर्वांचा मी स्वामी आहे म्हणून तुला इच्छित असणारा वर तू माझ्याकडून मागून घे मार्कंडेये म्हणाला हे देवदेवीच्या शरणागतांचे भय नाहीसे करणाऱ्या आहे अच्छुता आपला जय जयकार असो आपण स्वतः दर्शन दिलेत एवढा एकच वर आम्हाला पुरेसा आहे ब्रह्मदेव इत्यादी देवगण योगाने परिपक्व झालेल्या मनानेच ज्यांच्या परमसुंदर श्री चरणकमलांचे दर्शन घेतात तेच आपण आज माझ्या डोळ्यांसमोर प्रगट झालात हे पवित्र कीर्ती शिरोमणी कमलनयना असे असूनही मी आपल्याकडे वर मागतो जिला मोहित होऊन सर्व लोक आणि लोकपाल अद्वितीय वस्तू ब्रह्मामध्ये अनेक प्रकारचे भेद पाहू लागतात ती माया मी पाहू इच्छितो सूत म्हणतात शौ नका मार्कंडेय मुनी जेव्हा अशा प्रकारे भगवान नरनारायणांच्या इच्छेनुसार त्यांची स्तुती आणि पूजा केली आणि वर मागितला तेव्हा असून ते म्हणाले ठीक आहे यानंतर ते, यान ते बदरीवनात आपल्या आश्रमाकडे गेले मार्कंडेय मुनी आपल्या आश्रमातच राहून आपल्याला मायाचं दर्शन केव्हा होईल या एकाच गोष्टीचे चिंतन करीत असे तो अग्नि सूर्य चंद्र जल, पृथ्वी वायू आकाश तसेच अंतःकरणामध्ये एवढेच नव्हे तर सगळीकडे भगवंतांचेच चिंतन करीत मानसिक वस्तूंनी त्यांची पूजा करीत असे कधीकधी तर प्रेमाच्या पुरात बुडून जाऊन भगवंतांची पूजा विसरे हे शोनका एके दिवशी संध्याकाळच्या वेळी पुष्पभद्रा नदीच्या तीरावर मार्कंडेयमुनी भगवंतांची उपासना करीत असता अचानक जोरदार तुफान आले त्यावेळी तो वारा भयंकर आवाज करू लागला त्या मागोमाग अकरा विक्राल ढग आकाशात दिसू लागले चमकणाऱ्या विजा कडाडू लागल्या आणि रथाच्या धुऱ्या एवढ्या पावसाच्या मोठमोठ्या धारा पृथ्वीवर कोसळू लागल्या त्यावेळी मार्कंडेयाला असे दिसू लागले की चारही बाजूनी चारही समुद्र सगळी पृथ्वीच गिळू लागलेले आहेत वाऱ्याच्या वेगाने समुद्राच्या प्रचंड लाटा उसळू लागल्या मोठमोठे भोरे उत्पन्न झाले आहेत आणि भयंकर आवाजामुळे कांठा बसत आहेत भयानक मग ठिकठिकाणी दिसू लागले त्या अपार पाण्यामध्ये सर्ग सुद्धा बुडून जाऊ लागला आहे वरून प्रचंड वारा वाहत आहे आणि विजा चमकत आहेत की ज्यामुळे सगळे जग संत्रस्त झालेले आहे मार्कंडे मुनीने जेव्हा असे पाहिले की या जलप्रलयात सगळी पृथ्वी बुडून गेली आहे चारही प्रकारचे प्राणी आणि आपण स्वतः सुद्धा अतिशय व्याकुल झालेलो आहोत तेव्हा मात्र तो भयभीत झाला त्याच्या समोरच प्रलय समुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत होत्या तुफानच्या वेगाने पाणी उसळत होते आणि प्रलयकालीन ढग पाऊस पाडून पाडून समुद्राला पाण्याने आणखीनच भरून टाकीत होते समुद्राने द्वीप वर्ष आणि पर्वतांसह सगळी पृथ्वीच बुडवून टाकली होती पृथ्वी स्वर्ग ज्योतिर्मंडल आणि शिल्लक राहिला होता त्यावेळी तो वेड्याप्रमाणे किंवा आंधळ्याप्रमाणे जटा पसरून इकडून तिकडे भटकत होता तो तहान भुकेने व्याकुल झाला होता एका बाजूने मगरी तर दुसरीकडून मोठमोठे मासे त्याच्यावर तुटून पडत होते एकीकडून वाऱ्याचे झोत दुसरीकडून लाटांचे तडाखे त्याला घाया प्रकारे भटकत असताना तो अंधकारात पडला तो इतका थकून गेला की त्याला पृथ्वी आणि आकाश यांची सुद्धा जाणीव राहिली नाही कधी तो मोठ्या भोऱ्या सापडे तर कधी त्याला लाटांचे तडाखे बसत पाण्यातील प्राणी जेव्हा कधी एकमेकांवर आक्रमण करीत तेव्हा हा अचानकपणे त्यांची शिकार होईल तो कधी शोकग्रस्त होईल तर कधी मोहग्रस्त होईल त्याला कधी दुःख तर कधी भय उत्पन्न होई कधी मृत्यू येई तर कधी नीर निरा प्रकारचे रोग त्रासून सोडे अशा प्रकारे भगवंतांच्या मायेत गुरफटून त्या प्रलयकाळच्या समुद्रात भटकता भटकता त्याची शेकडो हजारो नव्हे तर लक्षावधी कोट्यावधी वर्ष निघून गेली असं त्याला वाटलं मार्कंडे अशा प्रकारे भटकत असता एकदा त्याला पृथ्वीच्या एका उंचवट्यावर एक लहानसे वडाचे झाड दिसले त्यावर पाने आणि फळे शोभून दिसत होती वडाच्या झाडाच्या ईशान्येला एक डहाणी होती तिच्यावर द्रोणाच्या आकाराचे एक पान होते त्यावर एक बालक पहुडला होता त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या तो बालक पाचूच्या खड्यासारखा सावळ्या वर्णाचा होता मुखकमल सौंदर्य संपन्न होते मान शंखासारखी होती छाती रुंद होती सुंदर नाक होते आणि भुवया अतिशय मनोहर होत्या श्वासाने त्याचे कुरळे केस हालत होते शंखाप्रमाणे असलेल्या कानांवर डाळिंबाची फुलं शोभून दिसत होती पोळ्याप्रमाणे असणाऱ्या लाल ओठांच्या कांतीने अमृतासारखे शुभ्र हास्य थोडेसे लालसरसे दिसत होते डोळ्यांच्या कडा कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर होत्या गाभ्या हास्य नजर मनोहरी होती खोल नाभी असलेले इवलेचे पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे दिसत होते आणि तो श्वास घेताना त्यावरील वळ्या हलत होत्या तो बालक सुंदर बोटे असलेल्या दोन्ही करकमलांनी चरणकमल तोंडात धरून चोखीत होता हे पाहून मार्कंडेय आश्चर्यचकित झाला त्याला पाहताच मुनीचा सर्व थकवा नाहीसा झाला आनंदाने त्याचे कमल आणि नेत्रकमल प्रफुल्लीत झाले शरीर पुलकीत झाले त्या बालकाचे भाव पाहून हा कोण आहे इत्यादी निराळ्या शंका त्याच्या मनात उत्पन्न झाल्या आणि त्यालाच हे विचारावे म्हणून तो त्याच्याकडे पुढे सरकला इतक्यात त्या बालकाच्या श्वासाबरोबर तो एखादा डासात जावा तसा त्याच्या शरीरात गेला तिथेही त्याने प्रलयाच्या अगोदर बाहेर जशी सृष्टी पाहिली होती तशीच ती संपूर्णपणे आत पाहिली ते पाहून तो अधिकच चकित झाला त्याला काहीच कळेना त्याने त्याच्या शरीरात आकाश अंतरिक्ष ज्योतिर्मंडल पर्वत समुद्र द्वीप वर्ष दिशा देवता दैत्य वन देश नद्या नगरे खाणी गावे गौळवाडे आश्रम वर्ण त्यांचे आचार पंच महाभूते त्यांनी बनवलेली शरीरे आणि वस्तू अनेक युगे आणि कल्प यांच्या भेदानी युक्त असे काल इत्यादी सर्व पाहिले एवढेच नव्हे तर ज्यामुळे जगाचा व्यवहार चालतो ते सर्व तिथे खरे असल्यासारखेच होते हिमालय पर्व तीच पुष्पवहा नदी आपला आश्रम आणि तिथे राहणारे ऋषी सुद्धा पाहिले अशा प्रकारे संपूर्ण विश्व पाहत असतानाच तो त्या बाळाच्या उच्छवासातून बाहेर आला आणि पुन्हा त्या प्रलय समुद्रात येऊन पडला पुन्हा त्याला असं दिसलं की समुद्रामध्ये पृथ्वीच्या एका टेक्काडावर तेच वडाचे झाड असून त्याच्या पानाच्या द्रोणात तोच बालक आहे आणि तो प्रेमामृताने परिपूर्ण से मंद हास्य करीत आपल्याकडे कटाक्ष ताकीत आहे बालकाच्या रुपातील इंद्रियातीत भगवंतांना मुनीने आपल्या डोळ्यांच्या द्वारे आत नेहून हृदयात स्थिर केले होते आता त्याला अनिंगन देण्यासाठी मुनी अतिशय कष्टाने पुढे सरकला इतक्यात ते योगांचे अधिपती आणि सर्वांच्या हृदयात राहणारे भगवान लगेच अंतर्धान पावले जसे असमर्थ पुरुषांचे परिश्रम फळ न देताच वाया जातात तसे हे शिव तो बालक अंतर्धान पावताच ते वडाचे झाड ते पाणी तो प्रलयाचा देखावा ताबडतोब नाहीसे झाले आणि मार्कंडेय पाहतो तो काय तो पहिल्या सरकाच आपल्या आश्रमात बसलेला आहे अध्याय नववा समाप्त